शब्द शब्द शब्द शब्द का शब्द क्षण हो तुम्हें रेडियो एक सात पॉइंट आठ वर मी आरजे तेजस्वी मी आरजे कैलास हा खेल शब्द मधे मैं पुनः एकदम स्वागत करते विद आरजे तेजस्वी आरजे कैलास आणि निश्चितच तुम्हाला शब्द मागच्या रविवारी दिला होता हो आणि माहितीच होत कि आजचा जो शोचा शब्द होता तो शब्द होता। तो स्पर्श असा होता तर त्याच्या स्वणीची तुम्हाला काय वाटतं स्पर्श म्हणजे स्पर्श म्हणजे स्पर्श ममतेचा माये स्पर्श मायेचा स्पर्श आधाराचा स्पर्श विश्वासाचा स्पर्श रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आणि तुमच्या आणि आमच्या अतूट अशा नात्यांचा आणि निश्चितच शब्दांनी सुद्धा स्पर्श होता आपल्या जितके सगळे ऐकणारे श्रोते आहेत आणि तो स्पर्श खूप वेगळा आहे आणि म्हणून आज आपल्याला इतक्या सार्या मेसेजेस आलेल्या आहेत आपल्याला माहितीये का तेजस्वी जी, जी किस जसे की आपला जस की आपला देश हा धार्मिक रीती रूढी परंपरा यांना मांडणार आहे आणि पुरातन काळापासून अगदी तर स्पर्शाला किती महत्व आहे याच जर आपल्याला उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर आपण पाहतोय की आपल्या दिवसाची जी सुरुवात असते ती चरण स्पर्श करून असते निश्चितच कारण त्या स्पर्शातला जो आनंद आहे ना हो। तो खरच खूप वेगळा आहे हो। म्हणजे एखादा मुलगा परीक्षा द्यायला चाललेला असेल हो। किंवा एखादा मुलगा इंटरव्ह्यू द्यायला चाललेला असेल हो। आणि जेव्हा तो आईच्या किंवा वडिलांच्या पायाला स्पर्श करतो तो आशीर्वाद जेव्हा मिळतो आणि त्यांचा त्याच्या डोक्यावर हो स्पर्श म्हणजे नकळतच ते भावना कनेक्ट होते त्या स्पर्शामध्ये आणि त्या भावनेमुळेच त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पुन्हा एक ग्रो होतो आणि निश्चितच विजय होत हो होती आपल्याशी नेहमी कोल्हापूर यांनी स्पर्श या अनुषंगाने तुमची कविता सुरू करण्याआधी मला की एक गोष्ट सांगायची कि तुम्हाला जर तुम्हाला कुठल्या स्पर्श या शब्दावर कविता किंवा चारोळी आठवत असेल किंवा एखादं गाणं आठवत असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि आमचा कॉलिंग नंबर आहे बहात्तर एकोणीस एकोणीस शून्य शून्य शून्य पाच या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पोहचू शकता निश्चितच कैलासजी मला ऐकायला नक्कीच आवडेल अजय सिंग घाटगे यांची कविता आपणच ती आपल्या सुमधूर आवाजामध्ये ऐकवली खूप छान वाटेल निश्चितच कारण तुम्हाला माहिती कि मला खूप आवडत स्पर्श स्पर्श संकलन आणि कवितेचं नावही आहे स्पर्श स्पर्श तुझ्या स्पर्श तुझ्या डोळ्यांवर ओघळणाऱ्या बटांचा जाणवतो स्पर्श तुझा आजकाल सतत समजून येतो तुझा माझा प्रेमाचा स्पर्श तर कायमच माझ्या सानिध्यात असतो तोच स्पर्श मला तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यास सांगतो वा वा प्रेमाचे भाव स्पर्शी जे भाव असतात ते व्यक्त करणारी अतिशय सुंदर अशी कविता जी आहे ती अजय सिंह हो घाटगे सर यांनी कोल्हापूर आहे खरं निश्चित अजय सर तुम्हाला मनापासून धन्यवाद की इतकी सुंदर अशी स्पर्श या शब्दावर इतकी सुंदर कविता पाठवली त्यासाठी आणि जस की स्पर्श जेव्हा होतो तेव्हा आपोआपच मनातले भाव अबोल होतात हो आणि अंतरागीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या स्पर्शाच कसं असतो जस की आपल्याला त्या निसर्गाच्या सुद्धा स्पर्शाची एक वेगळीच अशी जादू असते तर त्या अनुषंगाने एक चारोळी जी आहे ती मी आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकू इच्छितो तर माझी एक चारोळी त्या अनुषंगाने आहे रम्य प्रभाती तांबूस दिनकरांचा श्रोत कविता कैलसर जेवी कविता संग एक अभिमान वाटतो की मी एका कवीसोबत बसून आता हा शो करते आणि अं <laughs> खरतरी सांगायला गेलं तर कला की मी आ, मी सुद्धा तुमच्यासोबत राहून राहून शब्दांशी खेळायला शिकली हो, आणि म्हणूनच आपला शो आहे हा खेळ शब्दांचा निश्चितच निश्चितच आणि आपण पाहताय की या शो मध्ये आपले आणखी एक आ, कवी जोडले जात आहेत मनोहर देशपांडे हो, रोड ठाणे तर निश्चितच सर मला ऐकायला आवडेल तुमच्या दोन्ही छान हो कारण त्यांची जी कविता जी आहे ती अतिशय भावस्पर्शी आहे आपण पाहतोय की त्यांनी पाठवलंय आपल्याला कि तो स्पर्श भावनी आई करते चिमण्याला तो स्पर्श भावनिक आई करते चिमण्याला अन् असे काल्पनिक हात टेकले ना ओढ स्पर्श होतो स्पर्श होता पखुंडीला उमलते स्पर्श होता पखुंडीला उमलते गात्र पुष्पांचे अन होता अन् होता, होता अलगद जरी पान मिटते लाजाळूंचे शेवटी चार ओळीमध्ये ते असं लिहतायेत की स्पर्शात ओढ आहे ओढीत स्पर्श आहे स्पर्शात ओढ आहे स्पर्श आहे सगळे जे रंग आहेत ते याच्यामध्ये उकलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला प्रॅक्टिकली असं अनुभव होतो जेव्हा आपण एखादं गुलाबाचं फुल उमल असेल आणि सकाळ झाली आणि निश्चित तो निश्चित जाताना सुगंध तर येतोच त्या फुलाचा पण त्याला स्पर्श केल्याशिवाय वेगळा आहे कोमल स्पर्श जो असतो तो, तो अगदी मनाला अस थंडावा देतो मनाला दिलासा देणारा असतो मला असं वाटतं या स्पर्शाबद्दल एखादी तरी तुमच्याकडे कविता किंवा चारवेळी <laughs> निश्चितच oh, oh, uh, hmm. असावी oh, त्या कोमल स्पर्शासाठी हो हो कसं आहे की मी जसं की आपण म्हणाला की आपल्या रेडिओ रेडिओ कोनेरी आवाज कनेक्टेड आहेत त्यांचे स्पर्श त्यांच्या शब्दातून त्यांच्या ओळीतून आपल्याला जाणवतात तर त्या अनुषंगाने मला चारोळी माझी एक चारोळी ऐकवायची आहे सांगायची तर चारोळी अशी आहे की माझ्या शब्दांचे बरेच स्पर्श मला प्रतिक्रियेच्या ओळीत जाणवतात शब्द स्पर्श मेरा प्रतिक्रिय ओड़ जान विश्वास नात्या विनता विश्वा नात्याला नात्या विनता डोले आनंदाश्रू नीपत माझ्या डोळे आनंद आश्रू वेगळा आहे तो ओ, तर आपण मला वाटत आहे तिथं खूप सारे त्याच्यातला आपण पुढच्या मेसेज कडे ओळूया ज्यांनी जी आपल्याला पाठवलेली आहे मला असं वाटत प्राध्यापक व्यंकट सोळंके बरबडा नांदेड वरून त्यांनी हो, एक आपल्याला खूप सुंदर अशी स्पर्श यावर कविता पाठवलेली हो हो, हो, हो. आहे निश्चितच आपण ती सुद्धा घेणारच आहोत आणि खरंच मनापासून स्वागत आहे प्रत्येकाचं ज्यांनी हो. इतकी सुंदर सुंदर कविता आणि एक प्राध्यापक आहेत व्यंकट सोळंके सर हो. मनापासून तुमचं स्वागत हो. आहे आणि त्यांनी असे शब्द मांडलेले आहेत अचानक बरसलेल्या सरीचा गारवा झेलत अचानक बरसलेल्या सरीचा गारवा झेलत स्पर्शातला लाजाळूपणा नैसर्गिक संवेदना जपते सखीच्या भुरबुरत्या केसाचा हळूवार स्पर्श <दुण> सखीच्या हळूहार स्पर्श नात्याच्या ओलाव्याचा हळूवार गंध माळतेस wow, wow, wow. पावसाचा स्पर्श स्पाऊसा। तहानलेल्या जमिनीस पावसाचा स्पर्श कोंब फुलवण्याची कमिया करते तशीच जग सोडून गेलेला बाळात जीव ओतण्याची जग सोडून गेलेल्या बाळात जीव ओतण्याची ताकद ही आईच्या स्पर्शात डोळे मिळवत डोळे मिळवत मातृत्वाच्या कटाक्ष स्पर्शातून पिल्लाची भूक भागवते तशीच हंबरणाऱ्या वासरास शेवटच्या चार वेळी संबरणाऱ्या वासरास गायीच्या जिभेचा स्पर्श आणि वासराची हुरहुर थांबवत सुंदर जे आहे ते स्पर्शाचं आणि जे स्पर्श असतात ते आपण पाहतो की फक्त माणसांमध्ये तर जे प्राणी असतात त्या प्राण्यांना तर स्पर्शाची भाषा जास्त कळते कारण त्यांना तर बोलता येत नाही त्यामुळे त्यांना स्पर्शाची भाषा जास्त कळते त्यामुळं अतिशय सुंदर अशी कविता ही त्यांनी सादर केलेली आहे तर त्याबद्दल त्यांचाही खूप खूप मनापासून आभार आपण मला वाटतं की दुसऱ्या पुढच्या तर आपल्याला जे आहे दुसरा जो मेसेज आहे तो पाठवलेला आहे बंडोपंत कुलकर्णी सर सोलापूर यांनी तर त्यांनी एक स्पर्श यावर अव्यक्त स्पर्श यावर एक अतिशय सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे निश्चित अंगठी ते तू पमी उ अलगद स्पर्श संगदात दबले ते तू धरसोड़ करीत माजा शे तुझे निरर्थक बोलने बोलने वेचले कारण ते मज... नादलहरी लपले तू बहुत साधता तुझा गाली खुले गंग मजा नजरे स्पर्श करेवटी कि तुझे मौन प्रेमते तुझे मौन प्रेमते तू सोबती तुझा हात हाती देता स्पर्शाने जाणले कारण तुझा तो स्पर्श माझ्या स्वरूपाची जाणवत होते आणि खूप सुंदर अशी कविता त्यांनी सादर केली आणि जसं की आपल्याला एक छान अशी चारोळी पण आलेली आहे अविनाश पानसे पुणे यावरून आणि ते म्हणतात की स्पर्श आठवते आज पण मला स्पर्श आठवतो आज पण मला पहिल्या भेटीत झालो मी तुझा स्पर्श आठवतो मला आयुष्यभर राहिली मी तुझा आयुष्यभर राहील मी तुझा आयुष्यभर राहील मी तुझा सुंदर अशी खूपच सुंदर अशी चारोळी पाठवलेली तर आपण पाहतोय की स्पर्शाची जी महती असते ती खूप मोठी महती आहे स्पर्शाची कारण त्याचं असं आहे की आपण पाहतो की जेव्हा एखादा पेशंट आजारी असतो तो, तो खूप सीरियस असतो तो, तो डॉक्टरांकडे ॲडमिट असतो आणि डॉक्टर येऊन त्याला स्पर्श करतात त्याला आधार देतात त्याला धीर देतात त्यावेळी त्याचे बरेचसे रोग जे आहेत हे केवळ डॉक्टरांच्या सुहास्य वधनाने स्वाहास्य असण्याने आणि स्पर्शा स्पर्शाने सुद्धा तर ते बरे होतात म्हणजे स्पर्श जसा मायच असतो स्पर्श जसा प्रेमाचा असतो तसाच स्पर्श असतो म्हणजे स्पर्शाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत सर हो, आणि हो, त्या स्पर्शातून जस आपण तो आईचा स्पर्श सर्वात प्रथम आपल्याला आठवतो हो हो, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक सुंदर असं एक गाणं निश्चितच आपण आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकवूया आणि सगळ्यांच्या हृदय स्पर्शी हे गाणं आहे हमवरून चाटती जवळ गाय आणि तो सुद्धा एक स्पर्श कसा आहे या गाण्यातून व्यक्त होणार आहे आई बद्दलच प्रेम या गाण्यातून व्यक्त होणार ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज वन झिरोचे वासहले सांगत होता होतो जबा तन्हा दुष्काळ तयाच्या माझे होता पान्हा पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी, मंदी पाणी टाकून मल पाजत जाय तबा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून पासहरा ट बेचाया माया जाए रसे वाहन तिचा पिजन वाली खाटा कुट काटा काटा कुटत लि तिच मानत न से पाय माले काटा मंदी दिस्ती मी मिस्ती मी मया हंबर वाले रोज ला मे च झाल शिक्षण आता घी काम शिकुन शान शिकुन शान शिकुन शान शिकु कुठ मोटा मास्तर होना हाय मले मास्तर मंदी दिस्ती मी मिस्ती मी मंबर न तब मजा बाप थर थर अन लागे का कसाया छाया छाबनीला बंदली जसी गाय तब मल गाई मंदी दिस्ती मी मिस्ती मी मंबर वसर ले बोलता एक ताल पानी सांग सा राजा तुझी कपा दसल भरल भरल भरलोन कबा पुधावर धावर साय तब मले साई मंदिर दिस्ती मी मिस्ती मी मंबन वाले जल् घ जलम घए तुझा पुटी माए तुझा चरणी तुझा चरणी तुझा चरणी माया धरावे तुझ पाय तवा मल पाया मंदिर दिस्ती मी मिस्ती मी माय हंबर लेगा तवाम तिछा मंदी दिस्ती मछी माय दिस्ती मछी माय दिस्ती मछी माय दिस्ती मी तर वेलकम बॅक श्रोते हो। परत एकदा आपण ऐकत आहात रेडिओ हो पुणेरी आवाज 107.8 सात आनंदी रहा, आनंद आणि आपण ऐकत आहात हा खेळ शब्दांचा हा लाईव्ह शोज आणि आर जे, जे तेजस्विजस्वीजी आपण स्पर्श या विषयावर बोलत होतो पण आपल्याला माहिती आहे का की जेव्हा नभातल्या एखाद्या पावसाचा एखादा थेंब जेव्हा धरित्रीला मिळतो त्यावेळी धरित्री वसुंधरा जी आहे ती कशा पद्धतीनं पुलकित होते आणि काय भाव असू शकतात न धरित्री पाऊस याच तर आ, या स्वरूपाची जी काही कविता आहे ही अतिशय छान अशी कविता प्रभाकर पवार सर कल्याण यांनी आपल्याला मेसेज केलेली आहे तर ऐकायला आवडला तर त्यांची कविता मी सादर करतोय वसुंधरा आज पुलकित झाली वसुंधरा आज पुलिस पावसा बिजली मिड़े सुक, वसुंधरा आज पुलिस पवसा भिजली मिड़े सुख स्पर्श सुखावह आली जलधार स्पर्श सुखावह आली जलधार वर्षा ऋतु हर्षित होधुंद हर्षित होली ती बेधुंद मीच सुगंध वाटी जना को गुंजन आम्र मोहरला, गुंजन आम्र मोहरला विवाहाचा म्हणजे ज्यावेळी पाऊस धर्तीवर येतो आणि तो जे ते जे वातावरण अगदी प्रफुल्लित पुलकीत झालेलं असत त्यावेळीचे ते भाव असतात एका कवीचे तर ते अतिशय सुंदररीत्या प्रभाकर पवार सर यांनी मांडलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार आणि जसं की आपण स्पर्शाचं बोलत होतो की आपल्याला माहिती आहे तेजस्विनी जी की स्पर्शामध्ये एवढी मोठी ताकत आहे की असं म्हटलं जातं की परिसस्पर्श म्हणजे परिस्पर्श जे आहे ही वर्णन महती एक वेगळी आहे निश्चितच आपण ऐकणार आहोत पण त्याआधी आपण एक कॉल घेऊया हॅलो हॅलो हॅलो कोण बोलता कुठून बोलता मॅम मी लातूर जिल्ह्यातून सुरेखा पानाडे बोलते खूप स्वागत आहे तुमचं हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये धन्यवाद बोला मॅम काय आपला आजचा विषय आहे स्पर्श हा हा तर स्पर्श या विषयावर मी एक चारोळी मांडू इच्छिते निश्चित नऊ दाम्पत्याच्या घरी आजी आजोबा आई वडील नवीन पाहुण्यांची वाटच पाहत असतात आणि मग एकदा का त्या पाहुण्यांच आगमन झालं की आईची भावना काय असू शकते यावरची बाळाच्या स्पर्शावरची एक चारोळी मी सादर करीत आहे हा मोमी तलमबाई मोलमबाई बाळाचा त्या पहिला स्पर्श होईशही ठेंगणे वाटे बाळा तुझ्या मुळे झाले मी उतराई बाळा तुझ्यामुळे झाले मी उतराई खूप सुंदर आहे आणि खरच तो स्पर्श आईचा आणि त्या बाळाचा वेगळा असा स्पर्श म्हणजे सर्वात प्रथम स्पर्श म्हणला तर तोच असं म्हणावा आणि खूप छान अशी तुमची चारोळी तुम्ही व्यक्त केली आमच्या सोबत आणि आम्हाला आणि फोन केला त्यासाठी कि आम्ही परिस्पर्शाच्या संदर्भात बोलत होतो कि आपण म्हणतो कि एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात एखादा व्यक्ती गेला आणि त्याच्या आयुष्याच सोनं झालं त्याच्या परिस्पर्शानं सोनं झालं म्हणजे जसं कि आपण पाहतो की जी आपली कंपनी आहे सोबत आपण उठतो बसतो ती सुद्धा खूप महत्वाचे असतात कुणाच्या ओळखीने कुणाच्या काही मदतीने आपण एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करत असतो तर ते तो, तो जो आशीर्वादाचा स्पर्श असतो एकमेकांना हात देण्याचा स्पर्श असतो आपण पाहतो की एखादा माणूस जर काही अडचणीत असेल संकटात असेल आणि त्याला जर मदतीचा आपण हात दिला तर ज्यावेळी तो स्पर्श होतो त्यावेळी असेच फिलिंग होत की कोणीतरी आपल्यासाठी आधार आहे कुणीतरी आपल्या आहे त्यामुळे आणि म्हणूनच सुचिता शेंपी बडोदा वरून त्यांनी अशीच एक चारोळी आपल्याला पाठवलेली हो आहे हो जरूर जरूर आणि ते असं म्हणतात की भाषा स्पर्शाची तू जाणली भाषा स्पर्शाची तू जाणली तुझीच साथ जन्माची ही मी मानली वा तुझीच साथली खूप सुंदर अशी त्यांनी निश्चितच मला वाटतं स्पर्शाबद्दल आपण सुद्धा भरपूर काही काही लिहिलेलं आहे मला माहिती आहे की आपण ही लिहिता आणि आमच्या श्रोत्यांना सर्व आपण ऐकवता डोळ्यांनी बोलता जे येत नाही स्पर्शांनीच सांगतो मी वा म्हणजे त्याचं भाव आहे तिच्याबद्दल की डोळ्यांनी बोलता जे येत नाही स्पर्शांनीच सांगतो मी भाव तुझेही सारे तसेच जाणतो मी वाह वा <laughs> <तार आ, laughs> की काही गोष्टी अश्या असतात की स्पर्शाने समजतात काही हो। गोष्टी असतात डोळ्यामध्ये दिसतात काही भावना अश्या असतात की त्या व्यक्त असूनही अव्यक्त असतात तर काही भावना अव्यक्त असूनही व्यक्त होतात म्हणजे असं असतं की तू मन जपलस मेरा ओडते स्पर्शा शब्द ना डोर आसव वहाँ डो पारे आसव गाला ओझरता स्पर्श करते तेव्हा उमटणारी संवेदना मी असेल हृदयात सतत टोचणारी सुखद वेदनाही मी असेल म्हणजे अं जसं तुम्ही आनंदाश्रू बद्दल बोला आणि म्हणून मला गोष्ट लगेच आठवली की तो आनंदाश्रू सुद्धा गालावरून एक स्पर्श करत जातो ती भावना ती सुखद भावना सुद्धा मनामध्ये टोचते चांगली वाटते कारण आए... तो आनंद व्यक्त होतो आपण पाहतो की ही जी स्पर्शाची भावना आहे ते कवीची जी काही हे असतात भाव असतात ते अगदी उदाहरण जर द्यायचं झालं तर मी एक चारोळी माझी या ठिकाणी आपल्याला ऐकू इच्छितो की तू येण्याच्या प्रतीक्षेत कातर वेळ जराशी थांबली तू येण्याच्या प्रतीक्षेत कातर वेळ जराशी थांबली शेतीजाला स्पर्श करता करता संध्या आधी होऊन होऊन लांबली त्याच्यात आपल्याला एक कॉल येतो निश्चितच आपण घेऊया हॅलो हॅलो हॅलो हा कोण बोलता कुठून बोलता मॅडम मॅडम मी सरला राहून बोलते आजचा विषय आपला स्पर्श आहे ना मॅडम हो हो निश्चित बोला मॅम हो, हो।, स्वागता हो।, हो।, स्वागता हो। स्पर्श विषयावरती लिहिल्या सारोळ्या ऐकूया हो निश्चित जादूकरी रडणाऱ्या बाळावर जादूकरी आईच्या स्पर्शाची किमया भारी रडणाऱ्या बाळावर जादूकरी आईच्या स्पर्शाची किमया भारी त्या स्पर्शाला सरना कशाची अशी ममता फक्त आईच्या उरी त्या स्पर्शाला सरणा कशाची अशी ममता फक्त आईच्या उरी खूप सुंदर दुसरी चार वर्षाने कळतो सखीला त्याच्या मनातला त्याच्या मनातला संसाराची नाव घेतात आना भा आणि सुखी चालवी ती संसाराची नाव वाडम अजून एक ऐकवू खूपच छान ऐकवायक वेळेच थोडंसं बंधन आहे तरी ऐकू हो स्पर्श पाना पानातला चिकवीती मये चे धड़े स्पर्श पाना पानलाती मये धड़े तीत मैत्री एक रंगी हो न बघारे पर्णवेड़े छान वाटते तुमची चारोळ्या ऐकताना स्पर्श या शब्दाबद्दल आणि तुम्ही खरंच मनापासून कॉल केला त्यामुळे मी पण खूप खूप आवड धन्यवाद आणि जस की मॅडमनी आता खूप सुंदर अशा चारोळ्या चारोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला ऐकवल्या त्याच्याबद्दल मला असं वाटत कि प्रत्येक स्पर्शाला असतात वेगवेगळ्या अनेक भाषा वा प्रत्येक स्पर्शाला असतात वेगवेगळ्या अनेक भाषा खांद्यावर डोकं कूशीतला विश्वास खांद्या डोक नहीं कूशीतला विश्वास वाटते पुनः जगने की आशा वाटते पुनः जगने की आशा तो अपन परिस्पर्श या विषया बोलत हो तो जस कि मैं अपने कि स्पर्शा खूब मोटी ताकत आती स्पर्श का चांगले काही वाईट असतात आणि स्पर्शाची भाषा जी आहे ती कळता आली पाहिजे हल्लीच आपण पाहतोय की स्त्री पुरुष समानतेच युग आहे गर्दीच्या ठिकाणी अनेक नको असलेले स्पर्श अनेक विकृत स्वभावाची माणसं सुद्धा आपल्याला भेटतात आणि कुठेतरी जे स्पर्श असतात त्याच खूप दुःख होत हो निश्चितच कसं असतं ना सर धक्काधक्कीच्या युगामध्ये विकृती माणसं पण आहेत काही गोष्टी अशा असतात की फास्टली युग आहे सगळेच हो। लोक फास्ट झालेले हो। आहेत त्यामुळे झालेला तो स्पर्श आहे हो। परंतु तो कधीतरी नकळत आपण त्या गोष्टी विसरूनही जातो हो। हो। मनापासून आणि हो। आपल्याला पुढची एक चाचणी आपण ती वाचली तर दीपाली गुरव रहीमतूर सातारावरून आलेली आहे स्पर्शाने तुझ्या सख्या मी मनोमन शहारले वा wow. स्पर्शाने तुझा मन स्पर्श असा झाला तुझा मी न माझी राहिले क्या बात अतिशय सुंदर अशी चारोळी मॅडमनी पाठवलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आणि जसं की मी आपल्याला बोलत होतो तेजस्विनीजी कि स्पर्शाची जी भाषा असते किंवा स्पर्शाचे जे भाव असतात ते भाव इतके वेगवेगळे असतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आपल्याला स्पर्शाचे अर्थ कळले पाहिजे म्हणजे आपण जीवनामध्ये जगत असताना अवतीभोवती आपण ज्यावेळी पाहतो आपल्याला ज्यावेळी स्पर्श काही होतात त्यावेळी आपण जर ते जा ती भाव जाणले तर निश्चितपणे आपल्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी पुढं जाण्यासाठी ती गोष्ट उपयोग आहे ते कविता मी या निमित्तानं आपल्याला ऐकू इच्छितो तर असं <laughs> कधी <जाले> का की तुम्हाला मी एखादी कविता ऐकाव ऐकू नका असं म्हटलं आहे कारण <laughs> फक्त असं नाहीये की आपण सर्व श्रोत्यांच ऐकतो पण पन... मला असं खरच खूप मनापासून चांगलं वाटत जेव्हा तुम्ही कविता <laughs> हो ऐकत आणि खूप खूप आभार श्रोत्यांचे कि त्यांचा आपल्याला इतका छान असा प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळते हो आणि एक कविता आहे सादर करतोय शब्द माझे शब्द माजे पड़ी भाव बनते अक्षर फुटतो मारवैया कंठ जीवना चाह होते शब्द विना बोलत रहता स्पर्श शब्द बोलत रहता स्पर्श गुंफत जाते नाजत नाजूक ना गुंपत जातेच अलवार नाजूक नाते तू जीव जडला तुझ्यावर म्हणताना विश्वासाचा हात हाती घेतो नीरव शांतता शांत नजरेने विश्वासाची साथ मागते तो शेवटच्या काही ओळ्यात सादर करतोय स्पंदना तुनी उमटतात मंदलहरी स्पंदना तुम्ही उमटतात मंदलहरी भाव माझ्या मणीचे सगळे जाणतेतो भोसागर तीरावर उदान असते भरती भवसागर तीरावर उदान असते भरती माझ्यातल्या सादर करतो माझ्यात तू जवळ घेताना मी कुठे उरतो माझ्यात तू जवळ घेताना श्वासात श्वास उमपून टाकत येतो वा खूप सुंदर आहे आणि निश्चितच मला अस वाटते कि आ, तुम्ही जेव्हा कविता म्हणता कविता सादर करता तर ता निश्चितच त्याच्यातले सगळे भाव उतरलेले असतात त्याच्यात आणि आपण मलाच वाटतं की आपण एक सुंदर असं गाणं नक्की सर्व श्रोत्यांना ऐकूया स्वर्ग हा नवा कारण त्याच्यातही एक वेगळी भावना आहे निश्चितच तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका कारण तुमच्या अजून बऱ्याच ले ले, आ, आ, सादर करणार आहोत आणि तुमच्याही मेसेजची आम्ही वाट पाहत आहोत पण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती तुम्ही मात्र कुठेही जाणार का ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुट साजण या खुला क्षण वेड़ाव तो जीवा तुझाच गोड़वा सर्गहान व घर तले सजणी तन ना नाते दोन से जीवहे, जाले <laughs> ला ला ला ला, ला। साथ ही तुझी जणू हाथ चां Vishwa Veda Holistic Wellness Dr. Meenan Chingli, contact 7030596669 Rohan Tarang Society, Vakad Pune Specialized Ayurveda Chakitsa and Panchakarma Acupuncture, Moksha and Cupping Therapy Ayurveda Diet and Nutritional Counseling Special Needs Educator and Tutor Allergy Clinic for All Ages Vishwa Veda Holistic Vakad Wellness, Vakad Pune वेलकम बैक श्रोते हो अपन ऐक आहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 सात पॉइंट आठ एफ आज ही रविवार आहे रविवारी रविवार ते तीन ची तुमच्या तुम्हारे अतिशय जवळचा कार्यक्रम हा खेळ शब्दांचा आणि मला असं वाटतं निश्चितच की आपल्या बरोबर ऐकणारे बरेच श्रोता शिकले खेळायला हो, हो, शब्दांसोबत हो, कारण बाकीचे खेळ सगळ्यांनाच खेळता येत होते पण शब्दांसोबत खेळणं म्हणजे काय नक्की हे आता जवळपास हो, मीही शिकत चालली निश्चितच आणि आपल्याला खूप छान छान चारोळ्या आणि कविता श्रोत्यांनी पाठवलेल्या आणि मला म्हणून म्हणावं असं वाटतं सांगावशी आपल्याला आणखी एक चारोळी आलेली अकबर भाई शेख श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा आणि जिल्हा अहमदनगर वरून त्यांनी खूप सुंदर अशी स्पर्श पाठवली आहे करीत माय आयुष्यभर संघर्ष करीत माय आयुष्यभर संघर्ष जीवनात निर्मित असे नवनवीन हर्ष जीवनात निर्मित असे नवनवीन हर्ष सदा असतो तिच्या मायेचा स्पर्श सदा असतो तिच्या मायेचा स्पर्श म्हणूनच बालकांस मिळे हो उत्कर्ष खूप सुंदर अशी चारोळी त्यांनी पाठवा हो आणि सर आपण ही चारोळी आम्हाला पाठवली हो त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आई आणि मुलगा यांच्यातले जे बालक आहे आई आणि बालक यांच्यातले जे निस्सीम भाव आहेत ते भाव स्पर्श या चारोळीतून त्यांनी सांगण्याचा खूप असा छान प्रयत्न केलेला आहे तर स्पर्शाची खरंच महतीच वेगळी असते आणि त्यातल्या जर आईचा आणि आईचा स्पर्श जर मुलाला झाला तर आपण पाहतो की अगदी पोटा मध्य जी आई नौ महीने वाढ़ती बा छोट्याशा तो जो बीजांकूर पोटा मधे रोले कि रुजले बीजांकुराला जी भाषा फक्त कहत आती जी mm. मातृत्व स्त आईच भाषा फक्त स्पर्शा नव बालक जन्म सुद्धा घेत त्यावेळी ते सर्वात पहिल्यांदा आपल्या आई आईला ओळखत आईचा स्पर्श ओळखत कारण तो अजून तर त्यामुळं आई ह्या भावना आई आणि बालकाच्या ज्या व्यक्त केलेल्या आहेत सरांनी त्या अतिशय सुंदर अशा केलेल्या होत्या तर एक पुढचा मेसेज येतोय आपण तो घेतला तर प्राध्यापक विलाहमदनगर वरून खूप खूप स्वागत असं म्हटलंय मला होतो हर्ष सखे होता तुझा स्पर्श मला होतो हर्ष स्पर्श किती हा सुगंधी चिमाची धुंदी खूप सुंदर अशी त्यांनी ही चारोळी पाठवली रोमॅन्टारोळी पाठवलेली होती थोडीशी प्रेमाबद्दल हो, हो, हो, आणि कर... कसं ना मला म्हणायचंय की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे क्षण येतात हो, आणि तो क्षण आनंदाने घालवावा कारण त्या ज्या क्षणाला जर स्पर्श केला मनापासून प्रेमानी हो, सुखानी तर तो क्षण सुद्धा सुखद होतो हो, ट्रान्सफर होत दुखातून सुखात तर त्याबद्दल मला असं म्हणावं असं वाटत वेळ ही एखाद्या वाहत्या नदी असते वा वा वेळ ही एखाद्या वाहत्या नदी सारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही वाहत्या नदी आहे ना कारण नदीच्या प्रवाहा बरोबर पाणी सुद्धा गेलं ना गेलेलं पाणी कधीही परत येत नाही असेच काही वेळची आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा घेतला पाहिजे खरंच ही गोष्ट खरंच मला पण मनाला लागली कारण खरंच त्या पाण्याला आपण स्पर्श करू शकत नाही गेलं ते पाणी पाणी होत तर आता जी सरांनी जी एक रोमॅन्टिक चारोळी आपल्याला सांगितली होती तर त्या अनुषंगानं मला एक चारोळी जे आहे ती सादर करायची होती कि गुज मनातले कळीचे तुला सांगायचे राहिले गुज मनातले कळीचे तुला सांगायचे राहिले तुझ्या स्पर्शाने शहरताना मी तिला गुपचूप पाहिले तुझ्या स्पर्शाने <laughs> शहरताना मी तिला गुपचुप पाहिले हळूहळू आपण आपल्या विषयावर हे नशी म्हणून मी पण तुम्हाला ती एक चावळी सांगू वाटते हो खरं प्रेम कुणालाच कळत नसत खरं प्रेम कुणालाच कळत नसत कारण कारण खरं प्रेम हे अबोल असता वा कारण खर प्रेम हे अबोल असता कधी नकळतांनी केलं जात तर कधी हळूवार स्पर्शांनी होत वाहिलं की त्याने जेव्हा पहिल्यांदा तिच्या केसात गजरा माळला वा त्याने जेव्हा पहिल्यांदा तिच्या केसात गजरा माळला पहिल्या प्रेमाचा स्पर्श अनुभवून नात्यात कायम सुगंध तरवळला नात्यात कायम सुगंध दरवळ खूप सुंदर आहे आणि खरच आपण किती जरी स्पर्श हो, माझा हो, एक डायलॉग आहे हेडलेस टॉपिक टॉपिक संपतच नाही हे आपल्याला मेसेज आपल्याला घ्यायचा घेतलाच पाहिजे कारण आपण जेव्हा सुरू झालो ना कि आपण श्रोतांना पण विसरू शकतो इतके आपण बोलतो बरोबर स्पर्श आ... हो। हो। हो। अपुल स्पर्श अपुल मये ची अनुभूति आई ऐसी मये साई सा किती सुंदर अशी भावस्पर्श ती हो, एक चारुळी होती नाही हो, कि जन्ना म्हणजे आईची माया काही कारणाने दूर असतील तर जेव्हा माणसं आपल्या जवळ असतात तर निश्चितच आपल्याला त्यांची किंमत कळत नाही आपल्यापासून दूर जातात त्यावेळी हॉस्टेलवर राहणारे आणि महत्वाची गोष्ट हो, किरण कोल्हापूरला गेलेला आहे त्याच्या घरी हो, गेलेला आहे तुम्हाला हो, माहितीच आहे प्रेमयात्रिया शोचा तो आर जे आहे आणि त्याचा नेमकाच काल रात्री मला फोन आला आणि मला असं म्हंटल की खूप दिवसानंतर मी घरी आलो आहे oh. आणि असं गेल्यानंतर मी लगेच आईच्या जेव्हा मिठीत गेलो oh. तो स्पर्श मला खरंच खूप वेगळा वाटला आणि खूप दिवसातून गेल्यानंतर खूप भावुक झालो आणि मला रडायला आलं मी मला पण ती गोष्ट आठवली आणि मग मी असा विचार केला की निश्चितच मी आज ही गोष्ट सांगेन oh. कारण तो एक स्पर्श जसं आपण आईच्या oh. स्पर्शाबद्दल बोलत होतो खूप सुंदर हा स्पर्श आहे आईचा बाळाशी कारण स्पर्श स्पर्शामध्ये एक आधार असतो स्पर्शामध्ये एक भावना असते स्पर्शामध्ये एक पुढं आपल्याला पुढं प्रेरणा देणारी जी असते ती गोष्ट असते आणि आपण पाहता पाहतोय की शब्द फुलतात भाव दिसतात शब्द फुलतात भाव दिसतात ती मात्र नसते सोबत सांजवे शब्द भाव ती मात्र नस्ते सोबत बस्ते रोज आरास वेदना फूल बा हर लो कधी मी न जुड़ लो कभी नवे स्वप्न घेन जगतो रोज सका स्वप्न घर मसाच हो चारोळी मधून त्याच एक कसं आहे की आपण पॉझिटिव्ह असकाराते आपण एकमेकांना हे करतो तर कॉल येतो निश्चित घेतला पाहिजे हॅलो हॅलो हॅलो हा कोण बोलताय कुठून बोलताय मॅम मी विजया पाटील बोलते नवापूर मंदिरद्वारे आपलं खूप खूप स्वागत आहे मॅडम धन्यवाद आज आपला विषय आहे हो स्पर्श आहे स्पर्श विषयावर मी काही सारवया सादर करू हो इच्छिते स्वागत आहे आपलं स्पर्श आईचा असे ममतेचा पर्श आईचा असे ममतेचा आधाराचा असे तो पित्याचा आधाराचा असे तो पित्याचा स्पर्श मित्राचा आश्वासक विश्वास स्पर्श मित्राचा स्पर्शसुरांचा मोहवी म्हणाला स्पर्शसुरांचा मोहवी म्हणाला स्पर्श फुलांचा सहारी हृदयाला स्पर्श फुलांचा सहारी हृदयाला झंकारी तणाला आहे मूर्तीला जस पावसाच वेग लागलेलं असते आणि oh. वाईट पाहते आणि oh. पाऊस पडल्यानंतर काय भावना असतात ते जाणून घ्या oh. पाऊस करीनचा अलवार जागून दिला खूपच सुंदर आपण अतिशय छान चार केला त्याबद्दल आणि कॉल केला त्यासाठी मनापासून धन्यवाद कसं आहे ना तेजूजी कि प्रत्येक कवी कवयत्री प्रत्येक व्यक्ती यांचे भाव वेगवेगळे असतात hmm. आणि जर मला विचाराल तुम्ही तर... तर... विचार <laughs> <तर> मला <मितासे। laughs> <laughs> विचाराल तर मला असं वाटत कि प्रत्येक स्पर्शाला असतो भाव दरवेळी नवा hmm. प्रत्येक स्पर्शाला असतो भाव दरवेळी नवा सुगंधित मंतरलेला क्षण गोंजारता यायला हवा सुगंधित मंतरलेला wow. क्षण तर स्पर्शाच जे आहे ते आपण त्याच्याबद्दल कितीही बोललो तरी आपल्याला हे होणार कि जस की आपण पाहतो कि आपण एखाद्या बागेमध्ये जातो तिथल्या एखाद्या फुलाला आपण स्पर्श करतो आपलेला त्याचा स्पर्श जाणवतो परंतु एखादं जे फुल असतं त्या फुलाला आपण स्पर्श केल्यानंतर काय वाटत असेल या अनुषंगाने एक चारोळी माझी आहे की नाजूक स्पर्श तुझा होता नाजूक स्पर्श तुझा होता प्राजक्त नकशिकांत शहरला नाजूक स्पर्श तुझा होता प्राजक्त नकशिकांत शहरला सारी दुःखे विसरून मनसोक्तपणे आनंदात बहरला मनसोक्तपणे आनंदात बहरला खूप सुंदर आहे आणि कसे ना स्पर्श हा शब्दच हो। <laughs> असा आहे की तो आतून बाहेर येतोय आणि जस की पाऊस जेव्हा पडतो आणि त्या पावसाचा थेंब जेव्हा आपल्या अंगावर पडतो तो सुद्धा एक स्पर्श एक वेगळा आहे हो। आणि त्याच्याबद्दल नाही स्पर्श म्हणून पण एक खूप छान अशी एक चार एक वैभव सिनकर म्हणून एक आपले साहित्यिक आहेत कवी आहेत त्यांची चारोळी आहे, हो, आहे, ता, आहे आ, जरूर, जरूर चिंब भिजलेल्या अंगावर चिंब भिजलेल्या प्रत्येक अंगावरचा प्रत्येक थेंब बनला मोती बहुधा कोसळणाऱ्या पावसाला याची पूर्व कल्पना होती वाशी चारोळी आपण सादर केली खूप खूप सुंदर अशी चारोळी निश्चितच आणि मला असं वाटतं की आपल्याला पुढचा एक मेसेज आलेला आहे वैभवजीचा संदर्भ दिला सादर केली आणि आपल्याला हो निश्चितच कवयत्री विजया पाटील नवापूर जिल्हा नंदुरबार वरून आणि निश्चितच मलाही असं वाटतं ती चारोळी मिस घ्यावी निश्चितच पाऊस सरींचा अलवार स्पर्श पाऊस सरींचा अलवार स्पर्श तनामनास जागवली गेला वा तृप्तीने वसुंधरा त्यात भिजता गर्भबीज उदरी रुजवनी गेला वा वा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पावसाचा जमिनीला जेव्हा स्पर्श होतो त्यावेळी कशा पद्धतीचं वातावरण निसर्गामध्ये असतं याबद्दलचे त्यांनी अतिशय छान असे भाव यामधून सादर केलेले आहेत कारण आपण पाहतो की खूप वेळा स्पर्शामध्ये इतकी मोठी ताकद असते की एक स्पर्श एका व्यक्तीला पूर्ण अगदी निराशेच्या गर्दीतून बाहेर काढू शकतो त्यांचं पूर्ण जीवन मान सेटल करू शकतो एक विश्वास एक आधार एक आशीर्वाद आणि दोन प्रेमाचे शब्द हे एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठं मॅटर करू शकतात कारण आप कि आज खाली कि आप आप है इतक धकाधकी जीवन है तेजुजी कि हमें क्या वे नहीं आत्येकजन आप व्यस्त है क्या जेवन एकमेक आधार बनतो एकमेक साथ सा दी एकमेक सुखदुखा अपन ये करो तो मदद करतो तो अपने खूब छान वात कि आप आधारा हाथ दुनी तरी अपने मये स्पर्श करते हे जी है कि मायाचा स्पर्श करणारी गोष्ट ही अतिशय मनाला आल्हाददायक असे वाटते कारण स्पर्शाची महतीच वेगळी असते hmm. कारण oh. शिशिराचा मखमली स्पर्शाने निसर्ग नक्षिकांत सजलेला आणि अलवार थंड झुळकीने क्षणमिलनाचा मोहरलेला असंही म्हटलं जात हो oh, निश्चितच कारण स्पर्श हा शब्दच असा आहे की सगळ्या गोष्टी त्याच्यातच आहेत त्या शब्दातच आहेत असं जाणवत आणि आपल्याला एक मेसेज आलाय असं मला वाटतं तर चारोळींची आपण पुढची चारोळी घेतोय की हा मेसेज आहे नीता आंदळे मॅडम अहमदनगर येथून त्यांनी पाठवलेला आहे तर त्यांनी स्पर्श या विषयावर चारोळ्या काही पाठवलेल्या आहेत तर निश्चितच त्या सादर करायला मला आवडेल मला मे आना वाव गरत आयुष्य तुझा सोपती वंधित जस कोर करीत चित्र तुझा स्पर्शन वह रंगीत तुझा स्पर्शन वाव रंगीत खूब अप्रतिमाशा चारो्या नीता आंधळे मॅडम यांनी आपल्याला पाठवलेले आहेत आणि आपण त्याजी जी पाहतोय की आपले सर्व जे रसिक श्रोते आहेत हे आपल्यासाठी खूप छान छान कविता आणि चारोळ्या पाठवत असतात आणि याच्यामध्ये प्रेम असतं विरह असतो सामाजिक मेसेज असतो आणि इन्स्पायरिंग प्रेरणा देणाऱ्या गोष्टी असतात प्रत्येकजण आपल्या मनातले काही ना काही भाव या चार ओळींच्या किंवा मा कवितांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न गोष्ट अशी चारोळी हा शब्द जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला खरंच नाही उमगला पण नंतर नंतर जेव्हा चारोळी ऐकत गेले हो। तेव्हा चारोळी म्हणजे चार ओळींची चारोळी हो। आणि चारोळी म्हणजे काय की जसं आता आपण विचारत आहे की चारोळी म्हणजे मी व्यवस्थित एखाद्या तुम्हालाच प्रश्न विचारला आहे कारण अनुभवी व्यक्तीला बरं असत आणि मला तर एवढं समजलं चार ओळींची चारोळी पण एक्सप्लेनेशन करू शकता तुम्ही आता आपण म्हणाला तेजस्वि चारोळी म्हणजे चार ओळी तर जेव्हा हो मला एखादी प्रश्न विचारला होता कि बाबा तू कशी कविता करतो कशी चारोळी करतो त्याच्याबद्दल मी एक चारोळी लिहिलेली होती त्यानंतर चारोळींमधल्या बद्दल मी आपल्याला सांगेन की चारोळी म्हणजे काय असतो एकाने मला विचारले तू कविता कशी करतो एकाने विचारले तू कविता कशी करतो मी म्हटलं ती डोळ्यासमोर येते आणि मी तिला कागदावर करतो मी म्हटलं ती डोळ्यासमोर येते आणि मी तिला कागदावर करतो आता जो प्रश्न तुम्ही मला विचारलाय की चारोळी म्हणजे काय तर मला असं वाटतं वैयक्तिक चारोळी कशी आहे किंवा काय आहे हे या चारोळीतूनच <laughs> मी आपल्याला सांगणार आहे काहीच वेगळं नसत तयार करण चारोळी काहीच वेगळं नसत तयार करणं चारोळी फक्त व्यक्त करायच्या असतात तिच्या दोन आपल्या दोन ओळी हा हा किती सरळ भाषेमध्ये तुम्ही मला अर्थ समजून सांगितला तिच्या आणि माझ्या दोन ओळी म्हणजे चार ओळी जसं मला एवढंच माहिती की लग्न झालं मग आता दोनाचे चार झाले हो। तसे दोन ओळी दोन होळी भाविक खूप सुंदर झाला आणि खरं या शब्दावर बोलता बोलता निश्चितच मला असं दिसते की वेळ कुठं गेली खरंच कळली नाही हो। पण मला वाटतं आपल्या जायची वेळ झालेली आहे परंतु तुम्ही आज कोणता शब्द देणार आहात आपल्या पुढच्या रविवारसाठी तर त्याच्याशी आपल्याला काय वाटत म्हणजे मला असं वाटत की जे काही आपण शब्द दिले ते शब्द आलेल्या प्रतिक्रिया हे सगळं जे आहे ते कार्यक्रम ठेवूया आणि आपण हे गाणं ऐकून मग आपण श्रोत्यांना जाता जाता जा हो, मन, शब्द चालेल मग मला असं वाटतं की आपण शब्द सुद्धा आज सस्पेन्स ठेवणार आहोत कारण त्यानुसारही आपल्याला चारोळ्या येणं फार गरजेचं आहे जसं की आ, त्यास व्यवमेंटला जर आपण शब्द सांगितला आणि जर आपल्याला त्या चारोळ्या आल्या की खरंच मला तरी असं वाटतं खूप एक एन्जॉय वाटेल आणि एक वेगळं काहीतरी mm. वाटेल मागच्या जसं आपण शब्द दिला यावेळेस आपण हा शब्द देणार नाही त्यांना केस करायचं त्यांना आपण देणार आहोत परंतु कसं ना खूप सुंदर असा मॅसेज आलेला आहे आणि सांगू आ, कांची जी आहे ही आपली रेगुलर लिस्नर आहे हो, हो. आणि त्यातल्या त्यात मोहोळ सोलापूर वरून आहे हो, हो. ती ती माझी खरंच खास जवची मैत्रीण आहे एस थ्रू तर निश्चितच तिने आपल्याला एक वाचून दाखवते की हॅलो मी कांची मोहळ सोलापूर वरून मला तुमचा शो खूप आवडतो ऐकत आहे अच्छा म्हणजे ऐकत आहे कांची तर खरंच मनापासून मी आणि कैलासर आमच्याकडून खूप खूप खूप शुभेच्छा आणि काय शुभेच्छा कारण तो आमचा शो ऐकते असं म्हणून निश्चित आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद की आपण फोन केला निश्चितच तुमच्या भावना तो स्पर्श आम्हाला समजला या शब्दातून या वाक्यातून आणि आरजी कैलासर आणि आरजी ते मला एक गीत ऐकायचं आहे शेवटी वेळ असेल तर निश्चितच तुमच्यासाठी आम्ही वेळ काढूच थोडासा आणि त्यांना गीत ऐकायचं छोडेंगेना हम तेरा सात ओ सात ही मरते दग सुंदर असं गाणं आहे निश्चितच हे गाणं आपण ऐकू पण आपल्याला जायचं आहे कारण पुढच्या रविवारी आम्ही पुन्हा येणार आहोत एका नवीन शब्दा सोबत हो, आणि पुढच्या रविवारीचा जो शब्द आहे तो आम्ही आपल्याला निश्चितपणे सांगू शिया निश्चित। प्रतिसाद आम्हाला देत राहा निश्चितच तो पर्यंत आता तुम्ही मात्र रेडिओ आहे का आमची तर दोघांची जायची वेळ झालेली आहे हो, आणि हे सुंदर असं गाणं एन्जॉय करायचे कांची यांनी आपल्याला पाठवलेलं आहे तर पुढच्या रविवारी परत भेटूया याच दिवशी याच वेळी याच, याच कार्यक्रमात हा, हा खेळ शब्दांचा आनंदी राहा आनंद साखी मरते, साथ। मरते, मरते अगल जनम साथ जनम नाही जनम, जनम जनम थक छोड घे तेरा साथ से मरते दम तक